वाल्मिकी रामायण किशकिंधाकांनी केली आणि मला निरप देऊन गृहात गेले मी पर्वताच्या गुहेतून हळूहळू सरकत सरकत विंध्यावर चढून तुमची वाट पाहत राहिलो आता त्या काला पुरती शंभर वर्ष होऊन गेली मनात मुनींचे शब्द धरून देशकालाची मी वाट पाहिलो महाप्रस्थान स्वीकारून निशाकर स्वर्गाला गेल्यानंतर अनेक तर्कवितर्क मनात माजल्यामुळे मला मनस्ताप जाळू लागला मरावे असे वाटायचे पण मुलींच्या मुनींच्या शब्दाने मी मागे घ्यायचा त्यांनी जे ज्ञान मला माझ्या प्राण्यांच्या रक्षणाकरता दिले त्याने अग्निची ज्योत जसा अंधार घालवते तसे माझे दुःख दूर होत असे दुरात्म्या रावणाची पराक्रम शक्ती किती ते मला माहीत असल्यामुळे मी माझ्या पुत्राला मैथिलीचा विलाप ऐकून आणि ते दोघे सीतेपासून अलग झालेले असताना तू तिचा रक्षण करता कसा झाला नाही असे वागताडन केले दशरथाविषयी स्नेह असल्यामुळे पुत्रा कर, जे घडले ते मला आवडले नाही तो असे जमलेल्या वानरांशी बोलत असतानाच त्यांच्या समक्ष त्याला दोन पंख फुटले आपले अंगावर लालसर रंगाचे पंख उगवले पाहून त्याला पराकाचा था हर्ष झाला आणि तो वानरांना म्हणाला अतुल तेजस्वी राजश्री निशाकरांच्या कृपेमुळे सूर्यकिरणाने दळलेले माझे पंख पुन्हा आले तरुणपणी माझा जो पराक्रम होता तोच पराक्रम आणि बल आज मला भासत आहे तुम्ही सर्व प्रकारे येत करा आणि श्रीतेला प्राप्त करा मला पंखांचा लाभ झाला ही गोष्ट तुम्हाला यश मिळणार याचा प्रत्यय देणारी त्या सर्व वानरांना असे सांगून पक्षीश्रेष्ठ संपाती पक्षीच असल्यामुळे आपल्याला मिळालेली गती जाणून घेण्याकरता पर्वताच्या शिखरावरून वर उडाला त्याचे बोलणे ऐकून ते वानरश्रेष्ठ मनात अत्यंत आनंदले आणि त्यांच्या मनात हळूहळू पराक्रमाची वृत्ती उदय पाहू वायूसारखा पराक्रम असणाऱ्या त्या वानर वीरांना पुन्हा पौरुष प्राप्त झाले आणि जनककन्येच्या शोधाकरता सज्ज होऊन ते अभिषेत नक्षत्राकडे तोड करून असणाऱ्या दक्षिण दिशेकडे चालले किशकिंदाकांडाचा त्रेसष्टावा सर्ग समाप्त